अध्याय दोनशे ब्याऐंशी वा ज्वररोत्पत्ती विधिष्ठिर विचारतो हे सर्वशास्त्र निपुण महाप्राज्ञ पितामह आपण जी वृत्तबधाची हकीकत मला सांगितली तिच्यासंबंधी मला एक गोष्ट विचाराविषयी वाटते विचारा ती गोष्ट ही आपण सांगितले की वृत्रासूर हा ज्वराने व्याकुल झाला असता त्याला इंद्राने आपल्या वज्राने मारले तर हे महाप्राज्ञ हा ज्वर कोठून उत्पन्न झाला हे मला नीट सांगा भीष्प म्हणाले या ज्वराची लोकविख्यात उत्पत्ती कशी आहे वो त्याचा पुढे जगात विस्तार कसा झाला तेही आई हे महाराजा पूर्वी मेरू पर्वताचे सर्व रत्नांनी भूषित व त्रैलोक्याला वंद्य आणि सूर्याला प्रिय असे ज्योतिष्क नावाचे शिखर होते ते कोणा माणसाला मोजता येत नसे किंवा चढून जाता येत नसे या शिखराच्या सुवर्णमंडित अशा तटावर पलंगावर पडल्याप्रमाणे देव शंकर विराजमान झाले होते त्यांच्या शेजारी च शैलकन्या पार्वती सर्वदा वसली असे तसेच महात्म्य देव तेजस्वी वसु भीष्मरवर्गीय भिश्म, अश्विनी कुमार गुह्यकमंडळीसह कैलास पर्वतावर राहणारा यक्षाधिपती श्रीमान कुबेर हे सर्व त्यांचे सेवेत हजर होते शिवाय महामनी शुक्राचार्य व सनतकुमार प्रभूती महर्षी आणि अंगिरस प्रभू प्र, प्रमुख देवर्षी विश्वावसु गंधर्व नारदमनी पर्वत व अनेक अप्सरांचे समुदायही तेथे आले होते त्या त्यावेळी नाना प्रकारच्या सुवासांनी युक्त असा शुद्ध मंगल व वा सुखावह वायू वाहत होता तेथील वृक्ष फुलले असून त्यावर सर्व ऋतूतील फुलं होती त्या ठिकाणी पशुपती महादेवाच्या सेवेत अनेक विद्याधर सिद्ध तपोधन उभे होते शिवाय अनेक रूपांची भूते भयंकर असे राक्षस व महाभलाढ्य असे पिशाच आणि अने अनेक प्रकारची आयुधे हात उगारून अनेक प्रकारची रूपे घेऊन अग्नीप्रमाणे उग्र दिसणारे असे महादेवाचे अनेक किंकरही तेथे सेवेस उभे होते भगवान नंदी तर स्वतेजाने असून शिवाय हतात प्रज्वलित शूर घेऊन महादेवाच्या हूस हू देण्यास तयार उभा होता हे कुरुनंदना सर्व तीर्थोदकात आदिभूत अशी सरिच्छेष्ट गंगा मूर्ती मूर्तिमती होऊन सेवा करीत होती या प्रकारे मोठमोठ्या देवांनी व ऋषींनी ज्याची पूजा चालवली आहे असा तो महा तेजस्वी संकल्प येथे राहत असता कोणे एकेकाळी दक्षनावाच्या प्रजापतीने पूर्वीपासून चालत आलेल्या विधीप्रमाणे यज्ञाला आरंभ केला त्यावेळी इंद्रप्रमुख सर्व देवांनी एकत्र जमून त्या यज्ञास जाण्याचा मानस केला व प्रमाणे तेजस्वी अशा विमानात बसून ते सर्व महात्मे देवेंद्राच्या अनुरोधाने गंगागाराकडे जाऊ लागले इतर देवमंडळी याप्रमाणे निघालेली पाहून साध्वी पार्वती आपला पती महादेव याला म्हणाली भगवान आपण तत्वज्ञ तर ही सर्व इंद्रप्रमुख देवमंडळी कोणीकडे चालली आहे हे खरे मला सांगा कारण मला मोठा संशय उत्पन्न झाला आहे हे महाभागे महादेव म्हणाले दक्षनामाचा एक सर्वश्रेष्ठ प्रजापती आहे तो अश्वमेध करीत आहे तिकडे हे देव चालले आहे उमा म्हणाली महादेवा मग आपणही या यज्ञाला का जात नाही आपले जाण्याला आडकाठी ती काय आली महादेव म्हणाले हे महाभागे सुंदरी हा सर्व लबाडी या देव मंडळींनीच पूर्वी करून ठेवली आहे ती अशी की कोणतेही यज्ञात त्यांनी मला भागच ठेवला नाही हा त्यांनी मसलतीने परिपाश ठरवून टाकल्याने खरे पाहता मला जो यज्ञात त्यांनी भाग धर्मतः दिला पाहिजे तो ते देत नाहीत उमा हे भगवन आपण सर्वभूतात शक्तीने आणि गुणांनी अधिक असून तेज कीर्ती वैभव यात कोणालाही हार जाणारे किंवा अवज्ञाकरता येण्याजोगे नाही असे हे महाभागा आप सारख्याला यज्ञभागत बहिष्कार पाहून मला अत्यंत दुख होता है निष्पापा योगा ने मजे शरीर थरथर कापत आम मे दे उमा अपने पतिला बोलून बाह्यता गप्प बसली पर अंतरयामी या अन्या या भड़का इतक्या आपनी मनातील इार्थ तर्कन महादेवा नंदीला तू ये हिजपाशी आईस अशे आपले सर्व योग बल एक बटन त्या सर्व योगीशां महातेजस्वी ईश्वर ने सहाय भयंकर से किंकर घेवन ता यज्ञा एकाएकी विध्वंस आरंभला त्यावेळी त्या पिनाकधारी देवदेवाचे अनुचारांपैकी कोणी मुठी गर्जना करू लागले कोणी मोठमोठ्याने खदखद हसू लागले कोणी त्या यज्ञी अग्नीवर रक्तांचा सडा घालू लागले कोणी वेळी वाकडी तोंडे करू लागले यज्ञस्तंभ उपटून गरगरावू लागले कोणी आ पसरून तेथील कामकरी मंडळींसह गट्ट करू लागले हे राजा या याप्रमाणे जेव्हा हो त्या यज्ञावर चोहकडून झोड उठली तेव्हा तो बिचारा यज्ञ मृगाचे रूप घेऊन आकाशात चालता झाला ही गोष्ट धनी येताच धनुष्याला बांड लावून प्रभू शंकर त्याचा पाठलाग करीत चालले त्यावेळी राजा त्या तेजस्वी देवेशाच्या ललाटापासून क्रोधामुळे एक भयंकर स्वेदबिंदू टपकन भूमीवर पडला तो पडताच त्यातून प्रलयासारखा एक लोळ उठला आणि त्या लोळातून एक पुरुष बाहेर आला हा शरीराने खुजा पण दिसण्यात लाल गुंज व दाढी हिरवी होती त्याच्यावर ससाना किंवा दिवाभीत यांच्या अतिशय दाट केस असून ते सर्व ताठ होते तो वर्णाने काळा कुळकुळीत असून त्याचे अंगावरील अंगा लाल भड़क होती महाभलाढ़ुषाने अग्निने तृणाला खाउन टाकावेप्रमागरूपी त्या त्या यज्ञा तत्काल गलन टाकले नो सर्वदेव व ऋषी हुसकाव लगला देव ही विचारे भयाने दाही दिशा धाव लगे राजा तो पुरुष इकडून तिकडे फिरत असता त्याच्या दणक्याने पृथ्वी डळमळू लागली व सर्वत्र हाहाकार उडाला हे पाहून प्रभु ब्रह्मदेवांनी महादेवाची गाठ घेऊन त्याला म्हटले की हे सर्व देवेश्वरा हे समर्था हे सर्व देव आपणास आतापासून हवीरबाग खचित देतील परंतु एवढा आपला हा क्रोधरूपी पुरुष आवरून धरावा कारण है परत ब्रह्मदेवा हे सर्व देव व ऋषि तुझा क्रोधापसून अशांत आता हे देवेशा, आपले स्वेद पासून पुरुश है देवेशा आपदबिंदूपासन हा जो पुरुष निर्माण तो आजपास ज्वर या संज्ञे ने सर्व लोकत संचार करीत रहे मात्र या ज्वराने आप सर्वतेज एकत्रस सर्व, एकत्र सर्व पृथ्वी ही या प्रतिकार करना समर्थ हो या याकरता आपण याचे बरेचसे भाग करून द्या याप्रमाणे ब्रह्मदेवाने विनंती करून आपल्याला यज्ञात भागही कबूल केला हे पाहून त्या पिनाकधारी शंकराला अतिशय आनंद व उल्लास वाटून त्याने ब्रह्मदेवाला बरे आहे असे आश्वासन दिले आणि आपला यज्ञीय भाग पदरात पाडून घेतल्यानंतर सर्व प्राण्यांना सोयीस्कर पडावे त्यांची शांती कायम राहावी अशा हिशोबाने त्या महेश्वराने धर्मदृष्टीने त्या ज्वराची वाटणी केली हे वत्सा ती कशी ते तुला सांगतो ऐ हत्तीचे ठिकाणी याने हा ज्वर शीर्षाभिताप म्हणजे मस्तक ज्वर या रूपाने ठेवला पर्वतांचे ठिकाणी शिलाजतूचे रूपाने ठेवला पाण्यात निळीच्या रूपाने ठेवला सर्पाचे ठिकाणी त्याची कात या रूपाने ठेवला बैलांच्या ठिकाणी खुरकुताचे रूपाने ठेवला नापिक भूमीचे रूपाने पृथ्वीतलावर ठेवला पशूंचे ठिकाणी दृष्टीमांद्याच्या रूपाने ठेवला घोड्याच्या ठिकाणी गलरोगाच्या रूपाने ठेवला मोरामध्ये दोईवरील तुऱ्याचे रूपाने ठेवला कोकिलाचे ठिकाणी नेत्ररोगाच्या रूपाने मेंढरात पित्त रूपाने पोपटात उचकीचे रूपाने वाघाचे ठिकाणी थकव्याचे रूपाने आणि मनुष्याचे ठिकाणी ज्वर याच नावाने ठेवला हे राजा हा ज्वर म्हणजे शंकराचे उग्रतेज हा मनुष्याना मरणकाली जन्मकाली किंवा मध्यस्थितीतही प्राप्त होतो हाच ईश्वरूप समजून सर्व देवांनी याला मान द्यावा व याला वंदन करावे असो धर्मिष्ट वृत्रासूर असल्या या ज्वराने त्यावेळी जांभया देऊ लागला त्यावेळी इंद्राने त्याच्यावर आपले व्रज्र टाकले त्या व्रज्राने वृत्राचे देहात प्रवेश करून त्याचे विदारण केले त्यावेळी तो महायोगी असुर अमित तेजस्वी जो परमात्मा विष्णू त्याचे परमधामाला गेला तो वृत्र जीवमान असता त्याने हे सर्व जगत विष्णु भक्तीचेच जोरावर व्यापले होते व त्यामुळेच युद्धात मारला गेल्यावरही तो विष्णुपदालाच पोचला पुत्रा याप्रमाणे वृत्रासुराच्या कथोद्देशाने मी तुला या बलाढ्यज्वराचा हा विस्तार कथन केला आता पुढे काय कथन करू ते सांग जो मनुष्य मनात हुशारी ठेवून एकाग्र मनाने हा जरोत्पत्तीचा वृत्तांत सर्वदा पठन करेल तो रोगरहित रो होतसाथा सुखानंद राहून त्याचे मनाप्रमाणे त्याचे सर्व हेतू पूर्ण होतील ओम तत्स